पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सत्तावीसावे मेघांचा गडगडाट एकोणीसशे एकोणतीस सालचे काँग्रेसचे अधिवेशन लाहोर येथे वावायचे होते 10 वर्षांनी पंजाबात काँग्रेसचे आगमन होत होते तेव्हा दहा वर्षांचे दहा पडदे बाजूला सारून लोकांची दृष्टी जणू काय एकोणीसशे एकोणीसच्या जा जालिनवाला बागेच्या अपमानात बुडवून टाकणाऱ्या लष्करशाहीच्या अमृतसर येथील काँग्रेसच्या व नंतर सुरू सुरु झालेल्या असहकार्यच्या चित्रपटावर खेळून राहिली या दहा वर्षा, जरी कितीही गोष्टी घडल्या असल्या व हिंदुस्तानचे रूप पालटले असले तरी साम्यदर्शक गोष्टींची सुद्धा काही वाण नव्हती हो राजकीय जागृती तीव्र होत चालली होती युद्धाचे भडभडू लागले होते आणि आगामी लढ्याच्या मेघांची सुदीर्घ छाया देशभर पसरली होती प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळाकडून लोकांचे लक्ष उडून बरेच दिवस लोटले होते अर्थात त्या सोहळ्या प्रकारात हिडणाऱ्या भगतांची गोष्ट वेळी त्यांची नित्यशिळी अर्चा सुरू होतीच सरकारच्या बेजबाबदार व अधिकार मदान्वित कृत्यांभूवती पांघरून रेडण्याचा त्यांचा खटाटोपही चालू होता पण पांघरूनच फाटकेवर जीर्ण झालेले त्याला ते काय करणार एकोणीशे साली सायमन कमिशनबरोबर सहकार्य करू नये असा ठराव मध्यवर्ती कायदेमंडळाने केला तोच लोकांची दृष्टी आपल्याकडे ओढून घेण्यासाठी कायदेमंडळानं केलेला अखेरचा प्रयत्न त्यानंतर असेंब्लीचे अध्यक्ष व सरकार यांच्यात खूपच झटपट सुरू झाली असेमलीचे सुराज्य पक्षी अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांनी सरकारशी फटकून स्वतंत्रपणा आणि वागण्याचे धोरण ठेवल्यामुळे सरकारच्या हृदयात ते शल्याप्रमाणे बोचू लागले होते व त्यांची नांगी ठेचण्याचा प्रयत्न सरकारतर्फे चालला होता या झगड्याकडे जनतेचे लक्ष असले तरी कायदे मंडळाबाहेरच्या घडामोडीवरच लोकांची नजर खिळून राहिली होती कायदेमंडळाविषयी माझ्या वडिलांचाही भ्रमनिरा झाला होता व तेथून अधिक काही एक लभवश होणे शक्य नाही असे ते बोलूनी दाखवित असत संधी आल्याबरोबर तेथून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा होती ते सनक्षीर प्रकृतीचे असले तरी परिस्थितीचा बळावच असा होत चालला होता की सनक्षीर समजल्या जाणाऱ्या मार्गाने गेल्यास धूळ सुद्धा हाती लागणार नाही असाच निष्कर्षकांनी भाग पडावे स्वतःच्या कायदेबाज मनाची ते अशी समजूत करीत की हिंदुस्थानात घटना आहेच कोठे व वट हुकुमांची दडपशाही अधिकाऱ्यांच्या इच्छा मात्रेकरून सुरू होत असल्यावर येथे कायद्याचे राज्य आहे असे तरी कसे म्हणता येईल मनाने अथवा आचरणाने ते मुळीच क्रांतीवादी नव्हते भांडवलशाही लोकसत्ताक राज्यपद्धती जिला म्हणता येईल अशी काही चीज अस्तित्वात असती तर त्या राज्यघटनेचे ते आधारस्तंभ बनून राहिले असते याविषयी तिळ मात्र शंका नको पण हिंदुस्थानातील परिस्थिती डोळ्यांना दिसत असताना दिखाऊ लोकसत्तेचा बडेजाव करून सनच्छिर मार्गाविषयी वाचाळपणा करीत राहण्याची मात्र त्यांना अधिकाधिक चिड येऊ लागली होती गांधीजी अजून राजकारणापासून अलिप्तच राहिले होते नाही बनावयास कलकत्ता काँग्रेसमध्ये त्यांनी काय भाग घेतला असेल तेवढाच तथापि सर्व घडामोडींकडे त्यांचे लक्ष असे काँग्रेसचे पुढारी त्यांचा सल्लाई वारंवार खादी प्रचारासाठी सर्व देशभर त्यांनी मोठमोठे दौरे काढले त्यात लहान सहान शहरे व खेडीपाडी देखील सोडली नाही त्यांना पाहण्यासाठी अलोट जनसंमर्द लोटत असे अशा प्रकारे सर्व हिंदुस्थानभर अनेकवार हिंडून हिमालयापासून रामश्वरपर्यंत व कराची ते कलकत्त्यापर्यंत पसरलेल्या या अफाड भूभागाचा पूर्ण परिचय त्यांनी करून घेतला आह हिंदुस्तानचा त्यांच्या इतका प्रवास कलि दुसरी एकही व्यक्ती विद्यमान असे मला वाटत नाही पूर्वी अखंड भ्रमण करणारे यात्रेक्रू लोक होत पण त्यांची प्रवास तुटपुंजी असत गांधीजी आगगाडीनी व मोटरगाडीनी प्रवास करीत पण तिथ्या साधनांवर तवलंबून राहत नसत पाई पायीही ते ठिकठिकाणी जात अशा रीतीने हिंदुस्तान व हिंदी जनता यांच्याविषयीचे असामान्य ज्ञान त्यांनी संपादन केले त्याचप्रमाणे हजारो लाखो लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले व गांधीजींच्या वैयक्तिक भेटीचा लाभही त्यांना घेता आला एकोणीशे एकोणतीसच्या अगदी ऐन ते संयुक्त प्रांती आले होते बरेच आठवडेपर्यंत त्यांचा येथे मुक्काम होता मधूनमधून काही दिवस मी त्यांच्याबरोबर हिंडावायात जात असे त्यांच्यासाठी हजारो लोक जमतात ही गोष्ट अनुभवाने माहिती झालेली असताही लोकांची गर्दी पाहून मला नवल वाटल्याशिवाय राहिले नाही गोरखपूर सारख्या जिल्ह्यातून होणारी लोकांची खेचाखेस पाहिली म्हणजे तर टोल धाडीची आठवण होई रस्त्याच्या कडेला दहा दहा हजार लोकांचे थवे जमत आणि दररोजच्या मुख्य सभांना तर लाखावर श्रोत्रसमुदाय गोळा होईल ध्वनी क्षेपणाची सोय वगैरे काहीच नसल्यामुळे गांधीजींचे भाषण ऐकू जाणे केवळ अशक्यच होते पण त्यांनी व्याख्यानाची अपेक्षाच धरलेली नसावी गांधीजी दिसले एवढेच त्यांना पुरे होते संयुक्त प्रांतातील दौऱ्यात मी त्यांच्याबरोबर सदोदित राहत नव्हतो माझा विशेष काही उपयोग त्यांना झाला नसता शिवाय त्यांच्याबरोबरच्या मंडळी आपली भर घालणे मला प्रशस्तही वाटली नाही गर्दीचे मला काही वाटत नसे पण स्वतःची फुकट ओडाथान करून घ्यावयास मात्र मी तयार नव्हतो गांधीजींच्या फिरताना इतरांप्रमाणे माझ्याही पायांची बोटे गर्दीत चिरडली जात मला इतर पुष्कच कामे होती व खादी प्रचारावरच काय तो सगळा भर द्यावा असे मला वाटत नसे राजकीय परिस्थितीला जोर चढत चालला असता खादीचे काम करीत राहणे दुय्यम दर्जाचे आहे असे म्हणणाऱ्यांपैकी मी होतो बिगर राजकीय गोष्टींविषयीच्या गांधीजींच्या या छंदाची मला केव्हा केव्हा चिड येई त्यांच्या विचारांचा उलगडा मला करताच येत नसे त्या काळात खादीसाठी ते फंड गोळा करीत व दरिद्री नारायणासाठी मी पैसे गोळा करीत आहे असे सांगत असत छोट्या छोट्या धंद्यात गरीबांना काम लावून द्यावे असा त्या म्हणण्याचा सा अर्थ असावा पण दारिद्र्याचे देवारे माजवण्याची कल्पनाही त्या शब्दात दिसून येईल खास दिनांचा वाली आहे त्याला दरिद्री लोक सर्वांहून आवडते आहेत अशा धार्मिक समजुती सगळीकडे अडवण्यात मला, मला ते तत्वज्ञान पसंत पडण्याजोगे नव्हते दारिद्र्याचा मला तिटकारा वाटे भांडून झगडून ते समूह उपटून टाकले पाहिजे कोणत्याही प्रकारे त्याला उत्तेजन मिळता कामा नये असे माझे मत होते पण मग ज्या पद्धतीमुळे दारिद्र्य उत्पन्न होते व टिकते त्या पद्धतीवर प्रहार करण्याचे काम चुकविता यावायचे नाही ते काम ज्यांना टाळायचे असेल त्यांनी कोणत्यातरी प्रकारे दारिद्र्याचे समर्थन करावे हे क्रमप्राप्तच आहे त्यांचे नेहमी दुष्काळी विचार चालावायचे देशात जीवनावश्यक वस्तूंची समृद्धी झाली असे चित्र त्यांच्या डोळ्यांना पाहताच येत नाही श्रीमंत व गरीब ही जोडी यावत छंद्र दिवा करव जगतावर राहणार अशी बहुधा त्यांची समजूत असावी या प्रश्नाची चर्चा गांधीजीबरोबर करण्याचा सुयोग प्राप्त झाला की श्रीमंतांनी आपली संपत्ती गरीबांसाठी निधी म्हणून धारण करावी हा मुद्दा ते अग्रहाने प्रतिपादन करीत हा विचार फार पुरातन कालापासून युरोप आणि हिंदुस्थानात मांडण्यात आलेला आहे ही गोष्ट घडेल व यामुळे समाजातील एक बिकट समस्या सोडविता येईल अशी कल्पना कशी करते ते मला तरी मुळी समजत नाही मागे लिहिल्याप्रमाणे असेंब्लीचे काम पेंगच चालले असता भगतसिंग व बुटकेश्वर दत्त यांनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून दोन बॉम्ब फेकले त्यामुळे उलखापात झाल्याप्रमाणे जनता खबबडून जागे होऊन असेंब्लीकडे पाहू लागली बॉम्बमुळे कोणाला कोठेही विशेष दुखापत झाली नाही आरोपींनी नंतर सांगितल्याप्रमाणे ते बॉम्ब घायाळ करण्यासाठी नसून आवाजाने केवळ धामधूम उडून देण्यासाठी फेकण्यात आले असावेत आणि असेंब्लीत व बाहेर त्यामुळे खरोखरीच धामधूम उडाली लाला लजपतराय यांच्यावर ज्या तरुण इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठीचे प्रहार केले अशी समजत होती त्याच्यावर गोळी झाडून त्यांना ठार करण्यात आली बंगालमध्ये व इतरत्र दहशतवादी कृत्यांना जोर चढला कटाचे खटले पडण्यात आले व चौकशी विना स्थानबद्ध केलेल्यांची संख्या फुगत झाली लाहोर कटाच्या खटल्याच्या वेळी कोर्टात पोलिसांनी तरवाईक वर्तन केल्यामुळे लोकांचे लक्ष त्या खटल्याकडे अधिकच लागून राहिले कोर्टातील व वा तुरुंगातील वागविण्याच्या या पद्धतीचा निषेध म्हणून बहुतेक आरोपींनी अन्न सत्याग्रहाला सुरुवात केली सत्याग्रहाला नेमके कारण कोणते घडले ते, ते आठवत नाही पण नंतर सर्वच राजबद्यांच्या वागणुकीच्या प्रश्नांचा त्यात समावेश झाला आठवड्यामागून आठवडे उलटले तरी सत्याग्रह चालू होता देशात त्या बातमीने खळबळ उडाली अशक्तपणा आल्याकारणाने आरोपींना कोर्टात अशक्य होऊन खटला वारंवार तहकूब करावा लागत होता तेव्हा आरोपी अगर त्यांचा वकील कोर्टात हजर नसला तरीही कोर्टाने काम चालू ठावाव अशा अर्थाचा एक कायदा सरकारनं मंजूर करून घेतला राजबंद्यांच्या वागणुकीचा विचारही सरकार करणार होत मी लाहोरला पोहोचलो तेव्हा अन्न सत्याग्रहाचा एक महिना संपून गेला होता सत्याग्रहांपैकी काहींना तुरुंगात पिढण्याची परवानगी मला मिळाली भगतसिंग जतींद्र दास वगैरे मंडळींना मी प्रथमच भो हो सगळजण अगदी अस्थिपंजरहून अंथुणाला खिळ होत्यांच्याशी फार वळ बोलण शक्यच नव्हत भगतसिंगचा चेहरा मोठा गोड व पाणीदार होता तो शांत व गंभीर असा दिसला वैवनस त्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला नव्हता तो अत्यंत सौजन्याने बोलत होता व त्याची दृष्टीही सौजन्यपूर्ण दिसत होती पण असेही वाटते की एक महिनाभर उपवास केल्यानंतर माणसाच्या तोंडावर व भाषणात मारदो येणारच जतींद्र दास भगतसिंगपेक्षाही सौम्य दिसलं एखाद्या निष्पाबालिकेप्रमाणे त्याचा चेहरा मृदू व सालस होता मी त्याला भेटलो तेव्हा त्याला फार वेदना होत होत्या पुडे एकसष्ट दिवसांच्या उपोषणानंतर तो मृत्यू पावला एकोणीश सात साली लालाजीबरोबर हद्दपार करण्यात आलेल्या। सरदार सिंग नामक आपल्या चुलत्याची काहीतरी माहिती आपल्याला मिळावी अशी भगतसिंगला फार तळमळ लागून राहिली होती पण त्यांच्याबद्दल नक्की अशी काहीच माहिती उपलब्ध नाही अस मला वाटत जतींद्र दासच्या मृत्यूम्दि मोठी खळबळ उडाली राजबंद्यांच्या वागणुकीच्या प्रश्नाला चालना मिळून त्यासाठी सरकारनं एक समिती नक्की तिच्या शिफारशीवरुन नवीन नियम करण्यात आल कैद्यांचे तीन वर्ग पाडण्यात येऊन राजबंद्यांचा स्वतंत्र असा वर्ग मानण्यात येऊ नये असे ठरले या नियमामुळे काही सुधारणा होतील असे वाटत होते पण तसे काहीही घडून आले नाही अद्याप तुरुंगातील स्थिती पूर्वीप्रमाणेच अत्यंत असमाधानकारक अशी आह उन्हाळा व पावसाळा संपून थंडीचे दिवस आल व ठिकठिकाणच्या प्रांतिक काँग्रेस कमिट्या का लाहोरच्या अधिवेशनासाठी अध्यक्ष निवडण्याच्या तयारीला लागल्या त्यासाठी गांधीजींची निवड जवळजवळ एकमताने करण्यात आली त्यांची पुन्हा निवड केल्यामुळे त्यांचा मोठासा सन्मान झाला असे नव्हे तथापि लढा होणारच व त्याचे नेतृत्व जर कार्यदृष्ट्या त्यांच्याकडेच येणार तर मग अधिकार अधिकारदृष्ट्याही त्यांना मुख्य कारण नेमा असा निवडणाऱ्यांचा विचार असावा शिवाय तितक्या लायकीचा दुसरा कोणी थोरग्रस्त त्यावेळी नजरेसमोर नव्हता हेही हे खरेच गांधीजींनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे नाकारले तथापि आग्रह धरला तर त्यांचा नकार बदलेल असे वाटत होते पुढे लखनौं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक भरली तेव्हा ते होय म्हणतील अशी या माझी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती पण ते ऐकेनात व शेवटच्या क्षणी त्यांनी माझेच नाव पुढे ढकलले या ठाम मोई, ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी जर अशी भांबावून गेली व अशा घोटाळ्याच्या व अडचणीच्या पेचात पकडल्याबद्दल सभासद थोडेसे त्रासूनही गेले शेवटी दुसरे कोणी सापडत नाही म्हणून वैतागून कमिटीने माझीच निवड केली त्यावेळी मला जितका राग वचिड आली तितकी पूर्वी फारच क्वचित आली असेल कमिटीने माझा गौरव केला याची जाणीव मला नव्हती असे नाही पण नियमीच्या साध्या मार्गाने मी निवडून आलो असतो तो त्या गौरवाचा आनंद मला मनापासून झाला असता पण त्या अधिकाराच्या जागी मी रस्त्याने राहोच पण बाजूच्या रस्त्याने आलो नाही एकदम चोरदाराने वर यावे तसा प्रकार होऊन भांबावलेल्या श्रोतृ समुदायाला माझा स्वीकार करण्याबाजून गत्यंतर उरले नाही ही अवश्यभावी गोळी घेऊन त्यांनी बाजू राखली खरी पण स्वाभिमानाचा तुरा मोडल्यामुळे हा गौरवाचा आहेर परत करावा असे माझ्या मनात आले तथापि त्रागा करण्याचे मोठ्या संयमाने टाळून जड अंतकरणाने मी तिथून निघून गेलो निवडणुकीचा हा निकाल ऐकून खरा खरा आनंद कोणाला झाला असेल तर तो वडलांना माझे राजकारण त्यांना सर्वस्वी आवडत नसले तरी मी मात्र त्यांचा आवडता होतो माझे भले झालेले पाहिले की त्यांचे अंतकरण हरकून जाई माझ्यावरती पुष्पता टीका करीत तुसडेपणाने बोलतही पण कोणाला त्यांची मर्जी राखवायची असेल तर त्यांच्याच एकत माझ्याबद्दल नालासतीचा शब्द तोंडावाटे न काढण्याची खबरदारी घ्यावी लागत असे वडिलांच्या पाटोपाट मुलगा अध्यक्षाच्या जागेवर चढावा हे दृश्य अभूतपूर्व होते, मी अध्यक्ष झालो तेव्हा माझे चाळीसाव्या वर्षीय नुकतकोटे संपले होते काँग्रस्त सर्व अध्यक्षात मी वयाने लहान असे म्हणण्यात येई पण ती चूक होती गोखले व अबुल आझाद यांचे वय त्याच सुमाराने असावे तीशे पस्तीशीच्या वयातच गोखले अनुभवी मुत्सद्यात गणना होऊ लागली होती आपल्या विशाल ज्ञानाला साजेसा गंभीर चेहरा धारण करण्याची कला अबुल कलाम आझादांना उत्तम प्रकारे साध्य झालिती आहे मला मात्र कोणी मुत्सदी समजत नाही व अतिरिक्त ज्ञानाचा आरोपही माझ्यावर कोणी केलेला नाही त्यामुळे माझे पिकल केस व जरा उतरेला चेहरा दिसत असूनसुद्धा वयोवृद्धत्वाच्या आरोपातून मी आतापर्यंत मोकळा राहिलो आह लाहोर काँग्रस्त समीप येऊन ठली प्रसंगात जणू काही आपल्या अंगभूत गतीने व अनिवार्य क्रमाने पुढेपुढे लोडल जात होते व्यक्ती मात्रांनी कितीही शक्की मिरविली तरी त्यांचे कार्य अल्प आहे असे वाट आणि अविरत वेगाने फिरत राहिलेल्या एका प्रशंड यंत्राचे आपण एक घटक आहोत अशी कल्पना म्हणत येईल भविष्याचीही अनिरुद्ध प्रगती थांबवावी म्हणूनच की काय ब्रिटिश सरकार पुढे सरसावले व्हाईस रॉय लॉर्ड आयरविन यांनी मंडलाकार परिषदेची घोषणा केली त्यातील शब्द अशा खुबीने योजले होते की त्यातून लहान मोठा हवा तो अर्थ काढता यावा त्यातून अर्थ निघतो लघु निघण्याचाच अधिक संभव आहे असे आम्हापैकी पुष्कळजनांना वाटले बरे कितीही मोठा अर्थ निघाला तरी आमच्या आकांक्षा त्यामुळे पुरे होणे शक्यच नव्हते व्हाईस रयची घोषणा उच्चारून होत नव्हते तोच अधाशाच्या उतावळपणाने पुढाऱ्यांची परिषद एक दिल बोलावण्यात आली गांधीजी माझे वडील विठ्ठलबाई पटेल व सप्रू वगैरे नेमस्त पुढारी तिथ उपस्थित होते। व्हाईस रयची घोषणा काही शर्तींवर मान्य करणारा एक जाहीरनामा करण्यात आला मात्र त्या शर्ती अत्यंत जिवाळ्याच्या असून स्वीकारण्यात आल्याच पाहिजेत असे त्यात नमूद कल होत सरकारनं शर्ती मान्य कल्या तर सहकार करावा असे शर्ती चांगल्या ठाशी होत्या व त्या मान्य झाल्या असत्या तर परिस्थितीचे रूप बदलले असते असल्या ठरावावर सर्व जहाल नेमस्थगटांचे एकमत होणे हे मोठे विजयाचे लक्षण होते एकमताने झालेला ठराव या दृष्टीने पाहिल्यावर तो बराच प्रगमनशील वाटला तरी त्यामुळे काँग्रेसची ध्येयच च्युती झाली पण या ठरावात देखील एक घातूक फट राहिली होती शर्तीकडे पाण्याचे कमीत कमी दोन तरी दृष्टिकोन होतेच या अटी अत्यावश्यक सहकार्य करण्याआधी त्या मान्य झाल्याच पाहिजेत ही गोष्ट नंतर भरलेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनं स्पष्ट केली त्याचबरोबर तिने असेही सांगून टाकले की ही मान्यता येत्या काँग्रस्त आधी दली पाहिजे काँग्रस्तला ज्या किमान अटी वाटत होत्या त्या, त्या नेमस्थानच्या दृष्टीने कमाल अटी होत्या त्यापुढे मांडाव्या पण मान्य करा नाही तर करू असा आग्रह धरण्यापर्यंत मजल जाऊ नये असे त्यांच मत होते त्यांचा युक्तिवाद असा की अटी अत्यंत महत्वाच्या आहेत असे म्हणल असले तरी त्या खऱ्या अटी आहेत असं मानू नय मतभेदाला अशाप्रकारे फट मिळाल्यामुळे आमच्यापैकी सर्वजण व इतर हजारो लोक तुरुंगात डामलेले असता आमच्याबरोबर ज्यांनी त्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या त्या आमच्या नेमस्त व प्रतिसहकारी मित्रांनी आम्हाला जेलमध्ये डामणाऱ्यांशी सहकार्य करण्यास मागे पुढे पाहिले नाही हे असे घडणारच अशी आमच्यापैकी बहुतेकांची अपेक्षा होती अर्थात जे घडून आले ते इतक्या प्रमाणात घडेल असे मात्र वाटले नव्हते पण अशीही आशा होती की काँग्रेस दोन पावले मागे सरकली तेव्हा आता तरी नेमस्त व तत सत्सदृश इतर पक्षांच्या लोकांची सरकारच्या सहकार्यासाठी सारासार विवेक न करता हटकून दावत सुटणारी पावले जरा वेळ थांबतील हा समदार ठराव मान्य करण्यात आमच्यापैकी काही जणांचा याऊनही बलिष्ट हेतू होता तो असा की मोठ्या लढ्याची आणि आणीबाणीची वेळ समीप आली आहे तर यावेळी काँग्रेसच्या अनुयायांनी एकजुटीने गो टाळून असावे सरकार अटी नाही हे उघड दिसत होते त्यामुळे आमची बाजू अधिकच खंबीर होऊन काँग्रेसमधील नरम दलाला पुढे नेता आले असते काही आठवड्यांचा चौदी होता मग लाहोर काँग्रेस होती आणि आम्ही होतो आणि तरी तो जाहीरनामा आम्ही काही जणांना एखाद्या कडू जरगोळीप्रमाणे वाटला स्वातंत्र्याची मागणी काही काळापुरती व वरपांगिका होईना सोडून देणे हे अगदी चुकीचे व घातूक धोरण आहे असे आम्हाला वाटले स्वातंत्र्याच्या प्राप्तीवाजून आमची तहान शमणार नाही ते अत्यावश्यक आहे असे आम्ही मानत नसून त्याचा सौदा केला तरी आमची हरकत नाही स्वातंत्र्याची घोषणा हा एक निवड डाव म्हणून आम्ही टाकला होता असा त्या जाहीरनाम्याचा अर्थ होणार होता म्हणून मी जरा घुटमळलो व जाहीरनाम्यावर सही करण्याचे नाकारले पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे थोड्याशा वादविवाहानंतर मी सही केली मी मोठ्या कष्टीपणाने परत फिरलो व दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार मनात येऊन गांधीजींना मी तसे लिहूनही टाकले मी अगदी त्रासून गेलो होतो खरा परंतु ते माझी लिहिणी मनापासून होते असे वाटत नाही गांधीजींकडून एक स्नेग्ध पत्र आल्यावर व दिवस मनाशी विचार केल्यावर मी शांत झालो लाहोर काँग्रस्त जराआधी काँग्रस्त व सरकार यांच्यामधे काही तडजोड निघाली तर पहावी यासाठी एक शेवटचा प्रयत्न म्हणून व्हाळीसराशी मुलाखतीचा योग जुळवून आणण्यात आला ही जुळवाजुळव बहुदा विठ्ठलबाईंनी केली असावी अशी माझी कल्पना आहा मुलाखतीच्या वेळी काँग्रस्तर्फे माझे वडील व गांधीजी जीना सफरू व अध्यक्ष पटकी मंडळी हजर होती मुलाखतीतून काही एक निष्पन झाली नाही सर्वसामान्य अशी भूमिकाच उपलब्ध झाली नाही व काँग्रेस आणि सरकार हे जे दोन मुख्य पक्ष त्यांच्यामध्ये पुष्कळ अंतर असल्याचे दिसून आले तेव्हा काँग्रेसला पुढे पाऊल टाकण्याशिवाय गतीच राहिली नाही कलकत्त दिलेली एक वर्षाची मुदत संपत आली होती स्वातंत्र्य हेच काँग्रेसचे ध्येय आहे अशी घोषणा करून त्याच्या प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या झगड्याच्या तयारीकरता आवश्यक ते प्रयत्न सुरु करणे क्रमप्राप्त झाले लाहोर काँग्रेसच्या आधी मला दुसरा एका क्षेत्रातील महत्वाची कामगिरी पार पाडायची होती नागपूर इथं भरवणाऱ्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा मी अध्यक्ष होतो राष्ट्रीय सभा व ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या पदावर एकाच व्यक्तीने थोड्या दिवसांच्या बसावे ही घटना जरा अपूर्व होती त्या दोन संस्थांमधील दुराव्याप्रमाणे माझा उपयोग होऊन त्या संस्था परस्परांच्या अधिक जवळ येतील अशी मला आशा वाटत होती राष्ट्रीय सभा अधिक समाजवादी व मजुरांविषयी अधिक तत्पर बनेल व संघटीत झालेले मजूर राष्ट्रीय लढ्यात जोराचा भाग घेतील असे मला वाटतं परंतु ही आशाफोल होती कारण समाजवादाच्या दिशेने बऱ्याच लांबवर प्रगती करावायची असल्यास अस। राष्ट्रवादातील राष्ट्रीय भावना नष्ट होत गेल्या पाहिजे तथापि मला असे वाटते की काँग्रेसचा दृष्टिकोन मध्यमवर्गीय असला तरी देशामध्ये जोरदार अशी ती एकच क्रांतिकारी संस्था आहे हे ओळखून कामगारांनी तिला सहाय्य हो, व तिच्याशी सहकार्य केले पाहिजे व आपली वैशिष्ट्य व विचारसरणी स्वतंत्र आणि शुद्ध राखून तिच्यावर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतिहासाच्या ओघाबरोबर हो व प्रत्यक्ष प्रतिकारात भाग घेतल्यामुळे काँग्रेसची मते अधिकाधिक जहाल व्हावीत व सामाजिक आणि आर्थिक प्रशांशी तिचा जास्त संबंध यावा हे अपरिहार्य या आहे अशी माझी कल्पना होती गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या दिशेने काँग्रेस मार्ग आक्रमण करीत होती ही चाल अशी सुरु राहिली तर कालांतराने काँग्रेसला प्रचंड अशा शेतकरी संघटनेचे स्वरुप प्राप्त होईल किमान पक्षी शेतकऱ्यांचा गट काँग्रेसमधे प्रभावशाली होईल असा संभव दिसत होता कारण काँग्रेसचे नेतृत्व मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोकांच्या हाती असले तरी त्या काळात देखील संयुक्त प्रांतातील जिल्हा काँग्रेस कमिट्यांवर शेतकऱ्यांचे कितीतरी प्रतिनिधी निवडून येत असत शहरे व खेडी यांच्यातील सनातनविरोधाची छाप राष्ट्रीय सभा व ट्रेड युनियन काँग्रेस यांच्यातील संबंधावर पडून ते कलुषित होण्याचा संभव असला तरी ती फार लांबच्या काळातील गोष्ट होती कारण सध्याच्या राष्ट्रीय सभेची सूत्रे मध्यमवर्गाच्या हाती असून तिच्यावर शहरांचा अधिकार गाजत आहे शिवाय जोपर्यंत राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न निकालात निघणार नाही तोपर्यंत जनतेच्या भावनांमधे राष्ट्रीयत्वाची भावना अत्यंत प्रबळ स्वरुपात कायम राहणारच तथापि काँग्रस्तला संघटित मजुरांच्या अधिक निकट आणावी ही गोष्ट इष्ट आहे असे मला वाटत होते संयुक्त प्रांतात ट्रेड युनियन काँग्रेसच्या प्रांतिक शाखांपैकी काही आमी प्रांतिक काँग्रेस कमिटीवर प्रतिनिधी म्हणून बोलावले होते त्याचप्रमाणे पुष्कळ काँग्रेस कार्यकर्ते मजुरांच्या कार्यातही प्रामुख्याने भाग घेत असत तथापि मजुरांमधील आघाडीचा पक्ष मात्र काँग्रेसशी फटकून वागत होता काँग्रेसच्या पुढाऱ्यांबद्दल त्यांना विश्वास वाटत नसे व काँग्रेसची विचारसरणी मध्यमवर्गीय आणि परागतिक आहे असे त्यांचे मत होते मजूरवर्गाच्या दृष्टीने पाहिले तर त्यांच्या मतात तथ्यही होते नावाप्रमाणे काँग्रेस ही खचितच राष्ट्रवादी संस्था होती एकोणीसशे साली एका नव्याच प्रश्नावर कामगार संघात मतभेद उत्पन्न झाले हिंदी मजुरांची चौकशी करण्यासाठी विठले कमिशन नेमण्यात आलिअसून त्यावर बहिष्कार टाकावा असे जहाल गटाचे मत होते नेमस्त पक्षाची सहकार्य करण्याची इच्छा होती व त्यांच्यापैकी काही नेमणूक कमिशनवर व्हायची असल्यामुळे त्या प्रश्नाला वैयक्तिक स्वरूप प्राप्त झाल होत इतर अनेक गोष्टींप्रमाणे याही बाबतीत माझे मत जहाल गटाच्या बाजूची होते आम्ही प्रत्यक्ष प्रतिकाराचा लढा सुरु करण्याचा विचार करीत असता सरकारी कमिशनबरोबर सहकार्य करणे कोणत्या शाण्या माणसाला पसंत पडेल नागपूरच्या ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये बहिष्काराच्या प्रश्नाला फार महत्व प्राप्त झाले व त्या प्रश्नावर आणि इतर काही मुद्द्यांच्या बाबतीत जहाल पक्ष विजयी झाला या काँग्रेसमधील माझी कामगिरी अगदी क्षुल्लक स्वरुपाची झाली कामगार क्षेत्रात मी नव्यानेच प्रदार्पण केलेले असल्यामुळे मी चालताना होतो सर्वसामान्यपणे जहाल पक्षाच्या बाजूने मी बोलत असलो तरी कोणत्याही एका गटात मी सामील झालो नाही व दिशादर्शनाचे काम करणाऱ्या अध्यक्षापेक्षा निपक्षपाती नियंत्रकला शोभेल अशा प्रकारचेच काम मी केले ट्रेड युनियन काँग्रेसची फाटाफूट व नव्या नेमस्त पक्षाची स्थापना मी तटस्थ प्रेक्षकाप्रमाणे अवलोकन करीत राहिलो होतो माझ्या मते ट्रेड युनियन काँग्रेसमधून निघून जाण्याचे नेमस्त गटाचे धोरण समर्थनीय नव्हते हो तथापि काही जहाल पुढाऱ्यांनी गोष्टीकडे पोचवल्यामुळे नेमस्त गटाला काहीतरी निमित्त सापडले या दोन गटांच्या टक्करीत मधल्या गटाची स्थिती असाय झाली खंबीर पुढारी तर दोन्ही गटांना त्यांनी काबूत ठेवले असते मग ट्रेड युनियन काँग्रेसची शकले पड़ती ना, आणि शकले उडालीच असता तर त्यापासून पुढे घडलेले विपरीत परिणाम तरी खास टळले असते झाल्याप्रकरणी ट्रेड युनियन काँग्रेसला जो जबरदस्त टोला बसला त्याचा परिणाम अद्याप साफ गेलेला नाही जहाल गटाविरुद्ध सरकारने आपली मोहीम आधीच सुरु केली होती त्याचे अगदी पहिले प्रत्यंतर म्हणजे मिरत खटला हा मोहिमेचा रूळ पुढे तसाच चालू राहिला मालक वर्गालाही हल्ला चढविण्यास ही संधी ठीक आहे असे वाटले आर्थिक मंदीला एकोणीशे एकोणतीस साली सुरुवात झालीच होती तिचे तडाखे सोहो बाजूंनी सुरू असलेले हल्ले व क्षीण कामगार संघटना या सगळ्या आपत्तींचे चक्र एकाचवेळी डोक्यावर पडून हिंदी मजूर वर्गाची वाताच झाली व वा। स्वतःच्या घसरगुंडीला लागलेल्या अपरस्थितीकडे हातपाय जोडून त्याला पाहत बसावे लागले ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये दोन वर्षांनंतर आणखी एक तडा जाऊन कम्युनिस्ट गट बाहेर पडला अशा रीतीने हिंदुस्थानात कामगार संघांची तीन फेडरेशन निर्माण झाली नेमस्तांचा गट मूळ ट्रेड युनियन काँग्रेस व कम्युनिस्ट गट प्रत्यक्षकाराच्या दृष्टीने तिन्ही गट कमजोर व परिणाम शन्य होऊन त्यांच्यातील मारामाऱ्यांमुळे कामगारांची मणे विटून गेली एकोणीशे नंतर मी बहुधा तुरुंगातच असल्यामुळे माझा या प्रकरणाशी संबंध आला नाही मी मध्यंतरी बाहेर आलो तेव्हा एकीकरणाचे प्रयत्न चालले आहेत असे ऐकले पण ते निष्फळ ठरले रेल्वे कामगार त्यांना चिकटून राहिल्यामुळे नेमस्त कामगार संघाचे बळ वाढले आहे इतर संघापेक्षा त्यांचा विशेष असा की सरकारी मान्यता त्यांना लाभली व जिनिवाच्या मजूर परिषदेसाठी त्यांनी केलेल्या शिफारशी सरकार स्वीकारू लागले जिनिवाला जाव्या मिळत या गोष्टीच्या मोहानेदेखील काही मजूर पुढारी आपल्या संघांसह त्यांच्या गोटात येऊन दाखल झाले